शाताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांग लक्ष्मीकामलनं योगिर्ध्यानगम्यम वंदे विषुंभयम सर्वोकैकनाथ नमस्कार भागवत स्कंध पहिला अध्याय दुसरा श्लोक आणि आणि चर्चा करू सवंसाम परो धर्मो यो भक्तिरधोक्ष जे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिदती ज्यादा ज्यामुळे म्हणजे ज्या प्रकारच्या आचरणामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म होय धर्म स्वनुष्ठिता पु विश्वसेन कथा सुदयतीम श्रम एव केवलम धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्म पालन म्हणजे केवळ श्रमच होत या दोन श्लोक अर्थ समझ सटी मी तुम्हारा प्रत्यक्ष घडलेली एक घटना संगतो ती हृदया मे भिड़ी पाजे आत्येक आचरण प्रत्येक प्रसंगत अपने आचरण मुरली पाजे एक पंचहत्तर वर्षा सा, सा, साधारण पंचहत्तर वर्षा आजोबा होते बैंक जाऊन पैसे काड़न पैशात मुली मुलाचं म्हणजे नातवाच्या मुंजीला पुण्याला जाण्याचं रिझर्वेशन करणं हा एक प्रसंग बँकेतून पैसे काढणे आणि एसटी स्टँड वरती जाऊन पुण्याला जाणाऱ्या बसचं एक रिझर्वेशन करणे हा प्रसंग आता काय घडलं कस घडलं आणि त्या धर्म आणि विशेषतः भागवत धर्म कुठं प्रतीत होतो ते आपण पाहू ते आजोबा पंच्याहत्तर वर्षाचे बँकेत गेले बँकेत गेल्यानंतर त्यांनी आपला पासबुक आणि चेकबुक काउंटरच्या माणसाला दिलं काय करावं त्या काउंटरच्या माणसानी काउंटरच्या माणसानी सांगितलं बँकेत गर्दी आहे आजोबा तुम्हाला पैसे लवकर मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही उगीच गडबड करू नका तक्रार करायची असेल तर आज मॅनेजर साहेब बसलेले आहेत त्यांच्याकडे दोन तक्रार करा असं उत्तर उद्धटपणानं देऊन त्यांनी तो चेक आणि पासबुक आपल्याकडे ठेवून घेतलं म्हाते बुवा समोरच्या बाकावरती बसले 15 मिनिट 20 मिनट अर्धा तास त्याचा चेक त्यांचा अजूनही काही पास झाला नाही <coughs> आता वय पंचाहात्तर साधारण म्हातारे बोवाना डुलकी लागली ते तिथ बसले तेवढ्यामध्ये त्यांचा चेक पास होऊन कॅशियर कडे गेला कॅशियरने टोकन नंबर अठ्ठेचाळीस दोन तीन वेला अनाउंसमेंट दिल्ली आजोबाना डुलकी लगली ती आजोबा, लग आजोबा उठलेना एक पांच मिनट जाग आया वैशिकड़े गेक ऐसी प्रेम आदरान विचारियर एकदम भस्कन तर आला चे तो मनाला तीन वेला तुम्हारे टोकन पुकारला तुम्हें होता आजोबाना दोघांच्या वागण्याने काय वाटलं असेल त्यांना ते पैसे मिळाले पण या सगळ्या प्रकरणात त्यांना बँकेत एक तास दीड तास लागला एक वाजला रिझर्वेशनचा एसटीच्या रिझर्वेशनचा काउंटर बंद व्हायची वेळ आली म्हणून त्याने विचार केला घरी जावं जेवण करावं आणि तीनच्या सुमारास परत रिझर्व्हेशनला यावं त्या आजोबाने नंतर पैसे घेऊन ते घरी गेले घरात गेल्यानंतर बेल वाजवल्यावर त्यांच्या सुनेनी दरवाजा उघडला दरवाजा उघडून पाठमोरी होऊन आपल्या छोट्या मुलाला घेऊन जाता जाता ती म्हणाली जेवायला वाढले गिळा असं म्हणून सून धाडकन दरवाजा लावून आपल्या खोलीत निघून गेली आजोबा जेवायला बसले जेवायला बसले ते भाजीतलं पाणी भातातलं पाणी सर्व पोळीमध्ये भातामध्ये एकत्र होऊन ते गार गोळे खाण्यापूर्वी यावेळेला मात्र त्यांना सात आठ वर्षापूर्वी त्यांच्या गेलेल्या पत्नीची आठवण आली जीवनामध्ये एकाकीपणाची जाणीव झाली आणि समाजामध्ये आपली काय किंमत आहे या भावनेनी त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले जेवले बिचार येते जेवले पण जेवले म्हणण्यापेक्षा त्यांनी चार शीत गिळली चार घास गिळले आपल्या खोलीत जाऊन बसले थोडा वेळ काहीतरी वाचन वगैरे केलं असेल तीन साडेतीन ला रिझर्वेशन करायसाठी परत बाहेर पडले त्यावेळेला त्यांचे सून तिच्या मैत्रिणी हॉलमध्ये गप्पा मारत बसली ती हे बाहेर चालले म्हंटल्यानंतर त्यांना किंचित ऐकू येईल अशा आवाजात सून म्हणाली वय वर्ष पंचाहत्तर झालं तरी अजूनही फिरण्याची सवय काय जात नाही बिचारे आजोबा गेले रिझर्वेशन करून घेऊन आले दिवसभर त्यांचा या व्यापात गेला आणि प्रचंड बनस्ताप झाला एक प्रसंग आता दुसरा प्रसंग तेच आजोबा त्याच बँकेत पैसे काढायला गेले काय झालं तो काउंटरचा क्लार्क म्हणाला आजोबा काय काढलं काम त्यांनी सांगितलं बाबा पैसे काढायचे रे रिझर्वेशन करायला जायचे त्या क्लार्कनी प्रेमाने चेक घेतला आणि त्यांना बाकावर बसा म्हणून सांगितलं फॅन लव का पेपर हवाय का वाचायला म्हणून बँकेचाच फॅन बँकेचाच पेपर पण आजारात विचारलं काय वाटलं आजोबा त्या बिचाऱ्या क्लार्कनी पाच मिनिटात त्यांचा चेक पास केला त्यांना दहा पंधरा मिनिटात पैसे पण मिळाले ते पैसे घेऊन एस टीच्या रिझर्वेशन काउंटरला गेले तिथं त्यांनी रिझर्वेशन केलं रिझर्वेशन करून ते घरी आले घरी एक वाजला येईपर्यंत दार उघडता उघडता सून म्हणाली बाबा तुमचीच वाट बघत होते जेवायला वाढू का प्रेमानी आजारि जेवायला वाढलं आणि ते प्रसन्न प्रसन्नतेने जेवले आता या दोन्ही प्रसंगामध्ये आजोबांना त्या त्या क्लार्कनी चेक पास करून कॅशियर मार्फत पैसे दिले दोघांनीही तेच काम केलं दोघांच्याही घरी त्या आजोबांच्या घरी त्या सुनेनी दोन्ही प्रसंगात आजोबांना जेवायला वाढलं पण एका प्रसंगामध्ये तो पूर्ण प्रसंग पहिल्या झाल्यानंतर आजोबांना वाटलं या संसारात या आयुष्यात आपली किंमत आता शून्य झाली म्हणून त्यांना खूप दुःख झालं आणि त्या दुःखापोटी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते अश्रू वर करणे जरी डोळ्यातून आले तरी ते आलेले होते हृदयातून दुसऱ्या प्रसंगात सुद्धा त्यांना त्याच कॅशियरने पैसे दिले त्याच सुनेने जेवायला वाढलं परंतु त्याच्यात प्रेम होत त्या आजोबांना त्या प्रेमामुळं त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं परंतु ते पाणी सुद्धा डोळ्यातून जरी आलं तरी प्रत्यक्षत ते हृदयातून पाणी आलं आणि आता या दोन्ही प्रसंगात मला एक सांगा की भगवंत प्रसन्न झाले हृदयस्थ ते कुठल्या प्रसंगात झाले हो आजोबांना प्रसन्नता वाटली ती पहिल्या क्लार्कच्या वागणुकीमुळं का दुसऱ्या क्लार्कच्या वागणुकीमुळं का पहिल्या सुनेच्या वागणुकीमुळं का दुसऱ्या सुनेच्या वागणुकीमुळं आणि ही प्रसन्नता त्यांना आजोबांच्या हृदयात जी वाटली ते भगवंतांचं प्रसन्न होणं होय आणि माझ्या प्रत्येक प्रसंगातल्या आचरणाने समोरच्या व्यक्तीच्या मनामधील भगवंत हृदयामधील भगवंत असे जर प्रसन्न होत असतील तर त्याला धर्माचरण म्हटलेलं आहे आणि अन्यथा त्याला केवळ श्रम म्हटलेला आहे मला नेहमी एक मनात विचार येतो माझ्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा एखाद दोन व्यक्ती असतात की त्यांच्या स्मरणानं सुद्धा कदाचित थोडासा त्यांच्या मनात राग उत्पन्न होतो तिरस्काराची भावना येते त्यांना त्यांच्याबद्दल द्वेष वाटतो अशा काही व्यक्ती असतात नाही यशातला भाग नाही पण का असं व्हावं आणि त्या व्यक्तींच्या बाबतीत विशेषत प्रयत्न करून त्यांचं मुद्दाम स्मरण करून यांच्यामध्ये भगवंतांचा अंश आहे माझ्यामध्ये भगवंतांचा अंश आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंतांचा अंश आहे या भावनेने मी नाही का वागू शकत पूर्णपणे काम आणि क्रोध टाकून देऊ नाही का शकत का द्वेषाची भावना मनात प्रत्येकाच्या बाबतीत समानतेची पुढं भागवतात म्हटलेलं आहे आणि तो येऊ आपण कपिल मुनी मातेला सांगताना सांगितले जो माणसा माणसात भेद भाव करतो वागणुकीत त्याला न शांती मृच्छती अहो भगवंतानी अगदी अंडरटेकिंग देऊन सांगितले अशा माणसाला या आयुष्यात अजिबात शांती मिळणार नाही मग अशा प्रकारचा मी भेदभाव माणसा माणसात का करतो मला प्रत्येकाशी समानतेने समत्वता गीतेचा जर बॅकबोन काही म्हणायचा म्हटलं ना तर समत्व योग प्रत्येकाशी एकत, एक, एक भावनेने काय वाटलं आपण पहिल्या या अध्यायचा दुसरे अध्यायचा दुसरे पेत वैपायनो विरहकातर आजुहावू, पुत्रेति आजुहाव पुत्रे तन्मयतयादू तम सर्वत हृदय शुकाचार्य कते प्रत्येका शुकाचार्यांचं अस्तित्व होत आणि प्रत्येकाच अस्तित्व शुकाचार हृदयात होत अशी माझी अवस्था होऊ शकत नाही परंतु प्रत्येकाशी वागताना मी गेलो एलआयसीच्या ऑफिस मी गेलो भाजी आणायला मी गेलो औषध खरेदी करायला मी व्यवहार करत आहे कुरिअरवाल्याशी प्रत्येकाशी व्यवहार करताना करता याच्यामध्ये सुद्धा माझ्यामध्ये जो भगवंतांचा अंश आहे तोच अंश त्याच प्रमाणात या माणसाच्या हृदयात पण आहे त्यामुळं मी याच्याशी अशा प्रकारे वागावं वा की त्यामुळं त्याला प्रसन्नता वाटेल याचा अर्थ प्रत्येक वेळेला लांगुल चालन करायला पाहिजे असा नव्हे प्रत्येक वेळेला काहीतरी देऊनच त्याला प्रसन्न केलं पाहिजे असा नव्हे परंतु प्रेमाच्या वागणुकीने आदराच्या वागणुकीने आपुलकीच्या आपुलकी हा शब्द आपण फार सहजतेने वापरतो पण आपुलकी म्हणजे मी आणि तो एक आहोत एक आहोत या भावनेने मी नाही का वागू शकत आणि असं जर प्रत्येकाला वागायला लागलो तर प्रत्येकाशी वागायला लागलो तर विष्णुमय जग व्हायला वेळ लागणार नाही आणि हा खरा भागवत धर्म आहे काय म्हटलेला आहे आता परत एकदा श्लोकाचा अर्थ बघू धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंतांच्या कथाविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्म पालन केवळ श्रम होत मैं <coughs> पैसा धर्म आरण पैसा निश्चित परंतु धर्म प्रयत्न प्रयत्न पैसा निश्चित मिलना पर धर्म पैसा, पैसा ही मिले बी मिले हा एक निश्चित संदेश है यदेशा मनात हृदया पक्का धारण करूं अल्प विरा विषय प्रवचना चर्चा करू का मनसे बुद्ध्यात्म प्रकृते स्वभावी यद ये नारायण ये समर्पया गोपाल भगवान जय